पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग एकोणीसावा सोला सोलापूरचे दुखणे म्हाडा व सोलापूर येथे व्याख्याने सन 1893 साली जेव्हा आम्ही सोलापूरच्या स्वारीत जाण्यास निघालो तेव्हा पहिला मुक्काम माड्यात झाला दोन तीन दिवस तेथे मुक्काम होता त्या अवधीत एखादे व्याख्यान व्हावे असा काही मंडळींनी आग्रह केला तेव्हा होय म्हणून दुसऱ्या दिवशी म्हाड्यास सुमारे तास सव्वा तास व्याख्यान दिले तेथून आम्ही सोलापूरात गेलो तेथेही या खेपेला मंडळींनी व्याख्यान देण्याविषयी इतका आग्रह का केला कोण जाणे त्यावेळी कसलीशी जवळ होती व मंडळीचे डोळे कोणत्या विषयाकडे लागले होते हे मला बरोबर आठवत नाही पण हिंदुस्थानातील औद्योगिक प्रगती व व्यापार विषय असावा असे वाटते कारण सोलापुरात उड्या मैदानात तीन दिवस एकसारखी याच विषयावर व्याख्याने होत होती प्रत्येक दिवशी तास दीड तास व्याख्यान झाले व शवटच्या दिवशी तर व्याख्यान दोन सव्वादोन तास एकसारख्या आवेशाने झाले पोटदुखीचा त्रास शेवटचे व्याख्यान झाले त्या रात्रीच एक झोप झाल्यावर पोटात एकसारख्या कळा येऊ लागल्या मी पोटवून पाण्याच्या पिशवीने शेकले चोळले व नेहमी जी माहिती होती ती औषधे दिली तरी पोट दुखणे राही ना कळा एकसारख्या अतिशय येऊ लागल्यामुळे पहाटे चार वाजेपर्यंत अतिशय त्रास झाला सकाळी डॉक्टर किर्लोस्कर यांना बोलविले त्यांनी येऊन अवश्य ते उपाय केल्यावर मग पोट दुखणे थोडे कमी झाले पण अजिबात थांबले नव्हते तथापि एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत असह्य पोटदुखीच्या वेदना सोसल्याने शरीर व जीव अतिशय गळून गेला होता म्हणून थकव्यामुळे ग्लाणी आलेली होती त्या झोपही येऊ लागली म्हणून थोडी कनेरी खावयास घालून व औषध देऊन मी तेथेच उशाशी स्वतःला हळूहळू थोपटीत बसले व आता जितकी झोपेल तितकी चांगली कारण विश्रांतीची फार गरज आहे कोणी गडबड न करता स्वस्त पडू द्या मी औषधी झोपेचे दिले आहे तेव्हा झोप लागली तरी काळजी करण्याचे कारण नाही विश्रांती मिळू द्या असे सांगून डॉक्टर निघून गेले त्याप्रमाणे तो सर्व दिवस बहुतेक विश्रांतीतच गेला दर दोन किंवा तीन तासांनी थोडीशी कनेरी व औषध मात्र घालावायचे असा सर्व दिवस जाऊन त्या रात्री झोपई बरी आली दिवसभर अंगात जो थोडासा ताप होता तोही उत्तर रात्रीला दोन तीन वाजता उतरून उजाडता उजाडता अगदी बरे वाटले तरी उठून बाहेर जाण्याची शक्ती नव्हती म्हणून जवळ स्पर्दा लावला होता तेथे मुक मार्जनादी उरकून पुन्हा येऊन अंथोणावर बसणे झाले मी थोडीशी सवदान्याची खीर व औषध दिल्यावर जवळ हवालदार उभा होता त्याला स्वतः सांगितले शिरस्तेदारांना बोलावं व कालच्या सह्याचे कागद मागो जबर ताप हायकोर्टात नेमणुकीचा हुकूम आला त्याप्रमाणे त्याने केले शिरस्तेदार व इतर कारकुन सह्याकरता आपापले कागद घेऊन आले त्या सर्व कागदांवर स्वतः नेहमीप्रमाणे सह्या केल्या व टाईम्स फाडून स्वतः टेलिग्राम वाचले पहाटे प्रकृतीला बरे वाटले अशा समजुतीवर पाच वाजल्यापासून नऊ वाजलेपर्यंत ते एकदम केलेले श्रम सोसले नाहीत पाठ दुखू लागले पायाच्या पोट्या वळू लागल्या व एकदम थंडी भरून आली त्यामुळे पांघरून घेऊन स्वस्त पडावे लागले दोन तासापर्यंत थंडी वाजल्यावर खूप सपाटून एकशे पाच सहा डिग्री ताप भरला तो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उतरला नाही मध्यंतरी दोन वाजता मुंबई हायकोर्ट जज्जाच्या जागी आपली नेमणूक केली आहे असा गव्हर्नर साहेबांकडून लखोटा आला तो शिरस्तेदारांनी फोडून माझ्याकडे आणून मला वाचून दाखविला व बातमी जवळ सांगावी अशा विचाराने ते दोन तीन वेळा येऊन पडद्याशी डोकावून गेले पण मी त्यांना नको म्हणून हाताने खून केली मला अशी भीती वाटली की इतक्या तापात कदाचित या आनंदाच्या बातमीमुळेच झटका होईल म्हणून मी तो हुकूम तसाच ठेवण्यास सांगितले मग रात्री अकरा वाजता ताप उतरला व रात्री झोप चांगली लागली हुकूमाचे विशेष वाटले नाही सकाळी हुशारी चांगली वाटू लागली म्हणून शिरस्तेदारास मी हुकूम आणून दाखविण्यास सांगितले हुकूम पाहिल्यावर स्वतःच्या मनास काहीच विशेष वाटलेचे दिसले नाही अगदी सहज वृत्तीने शिरस्तेदाराकडे पाहून म्हटले तर मग आपल्याला येथील काम आटोपून पुण्यास लवकर जावे लागेल असे दिसत सुख दुःख समान मान्याची वृत्ती शिरस्तेदार निघून गेल्यावर माझ्याशी त्या संबंधाचे काही उद्गार निघाले नाहीत हे पाहून मला माझे ठिकाणीच आश्चर्य वाटले व वा आदल्या दिवशी वाटलेल्या भीतीचे माझे मलाच हसू आले मी वेळी की अहोरात्र तपेच्या तपेजवळ असून मला स्वतःच्या स्वभावाची व त्यात असलेल्या सद्गुणांची परीक्षा होऊ नये व अशी क्षुल्लक भीती वाटावी ज्या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळल्या तरी डगमगवायचे नाही किंवा सुखाच्या लाटा येऊन आदळल्या तरी हर्षातिरेक व्हावायचा नाही दुःख किंवा आनंद विशेष बारीकरीतीनिक्षण करून पाहणाऱ्याजवळच्या माणसास मात्र समजावायचे बाकीच्या सहज पाहणाऱ्या माणसाच्या लक्षात यावायचे नाही असा स्वतःचा स्वभाव असता व तो मला माहीत असताना याचवेळी अशी वेळासारखी भीतीका वाटली कोण जाणे असो सोलापुरातील सत्कार पुढे दोन दिवसांनी आम्ही सोलापुराहून पुण्यास येण्याचा भेला दुसऱ्या दिवशी सोलापूरची मंडळी डेप्युटेशन घेऊन आली की आमच्या गावी या नेमणुकीचा हुकूम आला आहे तेव्हा याबद्दल पानसुपारी करण्याचा मान आमच्या गावास पहिल्यानिमिळाला पाहिजे पान सुपारी घेतल्याशिवाय आम्ही जाऊ देणार नाही स्वतः आजारी असल्यामुळे हा निरोप त्यांनी मला सांगितला व कोणत्यावेळी भेद करू याबद्दल स्वतःचा विचार घेऊन आम्मा सांगा असे म्हणाले त्यावेळी मी या याबाबतीत विचारले तेव्हा सांगितले मला अद्याप बसवत नाही व बोलण्याची शक्ती नाही तोपर्यंत कोणाची पानसुपारी घ्यावायची नाही हा निरोप मंडळींना सांगितला तरी त्यांनी आपला हट्ट सोडला नाही मंडळी म्हणाली आम्ही बोलण्याचे श्रम देणारच नाही स्टेशनावर पोहोचावयास येऊन त्यावेळी आगगाडी चालू व्हाव्याच्या आधी आम्ही आपला पहिला हार घालू म्हणजे आले त्याप्रमाणे केले स्टेशनवरील सत्कार दुसरी मंडळी स्टेशनवर आली बरोबर त्यांनी हार विडे फुले यांच्या पाट्या भरून आणल्या होत्या स्वतःला हे काही माहीत नव्हते स्वतः सेकंड क्लासात स्वस्त राणे झाले होते गाडी निघण्याच्या आधी मिनिटे श्रीमंत अप्पासाहेब वारत नागपूरकर वकील डॉक्टर किर्लोस्कर वगैरे मंडळी डब्यात आली व विडा पुढे ठेवून स्वतःच्या गळ्यात हार घातला गाडी टिंगण्याची वेळ झाली आम्ही जातो असे म्हणून मंडळी खाली उतरली तो शिटी झाली व मंडळींनी पाट्यातून फुले घेऊन डब्याच्या आत फेकून मोठ्या स्वतःच्या नावाचा त्रिवार जयघोष केला आणि गाडी स्टेशनमधून निघून गेली पुणेकरांचा आनंद सोलापूरहून पुण्यात आल्यावर पुढे आठ दहा दिवसापर्यंत स्वतःची प्रकृती फार अशक्त असल्यामुळे घरातल्या घरातच पडून राहावे लागले बाहेर कुठे जाता आले नाही तथापि मंडळींची गर्दी सकाळ संध्याकाळ जवळ असावं व या मुंबईच्या बदलीबद्दल आपण पुणेकरांनी काय काय करावं याबद्दल हळूहळू आपसात स्वतःला ऐकून जाईल अशा रीतीन बैत करीत बसावा या, या पुणेकर मंडळींना इतका आनंद झाला होता की त्याबद्दल प्रत्यक्षाला असे वाटे, की जसा काही या अधिकार हे वैभव मलाच प्राप्त झाले आह इतक्या रीतीन स्वतःबद्दल अंतकरणाची एकता व प्रेम दृढ झाल होत सत्कार असा बांगणार नाही जरा बरे वाटू लागल्यावर एके दिवशी सकाळी पंधरावीस मंडळी डेप्युटेशन घ्वून आली व म्हणाली उद्यापासून आठ दिवसापर्यंत पान सुपारी वगैरे करण्याची आमच्या मनाप्रमाणे आम्हाला परवानगी असावी यावी आम्ही कृत्य चालावयाचे व एवढ्या कामात आपण काही नाही होय म्हणायचे नाही आम्ही कृत्याला रुकार असावा एवढीच आमची विनंती आहे हे ऐकून स्वतः म्हटलं एवढा तुमचा आठ दिवसांचा काय कार्यक्रम ठरला आहे तो तर एकदा दाखवा मग पाहू तेव्हा मंडळी म्हणाली या संबंधाने आपल्याला काही दाखवायचं नाही किंवा काही विचारावायच नाही असा तर आमचा निश्चय आहे अगदीच कवीला वाचून चालावायच नाही म्हणून कळविण्यास आलो आहोत अतिरेक नको पुन्हा स्वतः म्हटले नका दाखो, माझा काही आग्रह नाही पण तुम्ही पुणेकर मंडळींचे मला असे भय वाटते की तुम्ही जे करू लागाल ते अतिरेकाला नेता त्यात तुम्हाला विचार म्हणून राहत नाही मग ती गोष्ट बरी असो किंवा वाईट असो एकदा करावायची म्हणली की करावायची हे मला रुचत नाही तेव्हा आताच्या संबंधात जे तुम्हाला करावायचे असेल ते बेताने व विचार करून करा एवढेच मी सांगतो हे ऐकून मंडळी बरे म्हणाली व आपापल्यात हसून उठून गेली सत्कारात पैशाचा धूर आवडला नाही मग दुसऱ्या दिवसापासून या पानसुपाऱ्यास व मेजवाण्यास आरंभ झाला सर्वांहून हिराबागेत केलेल्या समारंभाला मंडळींनी जो खर्च केला व दारुका बुडविण्यामध्ये जो पैशाचा व्यय झाला तो स्वतःला पसंत पडला नाही कारण या ठिकाणी मंडळींनी पैशाचा अपव्यय केला असे स्वतःला वाटले व वा आणखी जे काय आपले येथे राणे होईल त्यामध्ये ही मंडळी एक एक गोष्ट अधिकच करीत जातील तेव्हा जमेल लवकर मुंबईत जावे असा भेट ठरवून सोमवारी रात्रीच्या गाडीने आम्ही मुंबईत निघून गेलो सत्कार टाळायला अगोदरच प्रयाण मंडईच्या कार्यक्रमाप्रमाणे आमचा जाण्याचा दिवस बुधवारचा ठरला होता व त्या दिवशी असेच काही स्टेशनावर व प्लॅटफॉर्मवर फुलांचा रस्ता करून शहरातील व लष्करातील सर्व जातींची मंडळी जमवून बँड वगैरे आणवून मोठ्या थाटाने पोचविण्याचा मंडळींनी बेध केला होता ही कुनकुन स्वतःच्या कानावर आली असावी व म्हणून एकाएकी सोमवारी जाण्याचा स्वतः विचार केला संध्याकाळी बाहेर सांगितले फक्त दोन पेट्यात राहील इतके सामान बरोबर घ्या व आज रात्री अकराच्या गाडीने जाण्याची तयारी करा बोबाटा मात्र बिल्कुल करावायचा नाही मी क्लबातून जेवून आल्याबरोबर आपण स्टेशनवर जाऊ राहिलेले सामान व पेट्या उद्या कोणीतरी घेऊन येईल त्याप्रमाणे आम्ही तयारी केली व त्याच रात्री अकरा वाजता स्टेशनवर गेलो तरी तेवढ्यातल्या तेवढ्यात ते तीस चाळीस मंडळी स्टेशनवर आली व त्यांनी फुले हार वगैरे आणून शक्य तितकी धामधूम केलीच आमची ऑफिसची मंडळी पोचविण्यात आली होती त्यांना मात्र निरोप घेताना अतिशय वाईट वाटले व आम्हालाही तितकेच अवघड झाले यासंबंधीची सुरुवातीक त्यावेळच्या ज्ञानप्रकाशात वेळोवेळी आलीच आहे जाण्यापूर्वी पंचवीस हजारांची संस्था दे याठिकाणी हे सांगितले पाहिजे की मुंबई जातेवेळी पुण्यातील व इतर ठिकाणच्या संस्थांना मदत देण्याकरता स्वतः रुपये पंचवीस हजारची रक्कम धर्मार्थ काढून ठेवली व तिची व्यवस्था राघोबंद नगरकर व आबासाहेब साठे याचकडे सोपविली असो पंडिताचा आजार व अडचण आम्ही मुंबईत गेल्यावर पहिला महिना एकंदर सर्व जुन्या व नव्या मित्रमंडळींच्या भेटी घेण्यात व घरातील व्यवस्था लावण्यात तेवास वास गेला मग जानेवारीच्या अखेर स्वतःचे जुने जीवलग मित्र राब शंकर पांडुरंग पंडित आजारी पडून मुला माणसांसह पोरबंदरहून मुंबईत औषधोपचारा करता मुंबईच्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती पाहिल्यावर सांगितले की यांनी चार सहा महिन्यांची रजा घेऊन येतेच औषधोपचार केला पाहिजे म्हणून पंडितांचा मुंबईस राहण्याचा विचार ठरला व कायमचे बिराड करून राहण्यासाठी ते बंगले पाहू लागले पण त्यांना कोणताच पसंत पड्न एके दिवशी सकाळी असंगल पाहून तमच्या घरी आल म्हणाल मी ग्रावड्यात पुष्कळ बंगल पाहिल पण सोयीस्कर व आपल्याजवळ असा बंगला मला अजूनही मिळत नाही त्यामुळे कंटाळ आला आह मुंबईच राहून आपल्यापासून दूर राहण मला आवडत नाही दिवसातून निदान एक दोन वेळ तरी आपल्याला एकमेकांना भताकेजवळ मिळाले तर मी वेगळं बिराड करीन नाही मी आपल्या मंडळींना घेऊन येथेच राहीन हा बंगला पुष्कळ मोठा आह पंडित आमच्या घरी राहण्यास आल हे ऐकल्याबरोबर स्वतः म्हटले वा असे झाले तर उत्तमच झाले मी तुमच्याजवळ याबद्दल गोष्ट काढावी असे कित्येक वेळा माझ्या मनात आले पण म्हटले की कल, तुम्हाला आमच्यासारखी चालडकल किंवा थोडीशी अडचण सोसण्याची कधी सवयच नाही त्यात पहिल्यापासून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित व वेळच्या वेळी झाल्याच जा पाहिजेत अशी सवय आहे आजपर्यंत स्वतंत्रपणे वागलेले आहात तेव्हा आमच्या घरी राहावयास या म्हटले तर तुम्ही भिडेने होय म्हणाल पण तुमच्या मंडळीने कितपत रुचेल कोण जाणे असे मनात येऊन मी आतापर्यंत काही बोललो नाही हे ऐकून पंडित म्हणाले छे, छे, तसे काही नाही माझी मंडळी फार आहे आपल्याला अडचण होईल म्हणून मी दुसरे घर पाहत होतो पण आता विचार नक्की ठरला मी उद्या येथे राहाव्यास येणार याप्रमाणे बोलून ते घरी गेले व चार दोन दिवसातच सर्व मुले वहिनीबाई यांच्यासह राहण्यास आले पंडितांचा आजार व स्वतःची तगमग आमच्या घरी आल्यापासून सकाळ संध्याकाळ स्वतःला पंडितांच्या जवळ बसण्या बोलण्याला वेळ मिळू लागला त्यामुळे पंडितांना बरीच वाटू लागली असे दिसू लागले पण ही हुशारी केवळ मनाची होती शरीराला आतून जो रोगरुपी भुंगा पोखरीत होता त्याचे काम सपाट्याने चालूच होते त्यापुढे मनाची हुशारी किती दिवस टिकणार आतील दुखण्याच्या वेदना वाढू लागल्यामुळे त्यांना अधिक अशक्तता येऊ लागली व मनही अधिक अस्वस्थ वाटू लागले ते एकटे असत त्यावेळेस या वेदनेने कणत व अगदी अस्वस्थ पण स्वतःची त्यांच्याकडे जाऊन बसण्याची वेळ आली की ते लागलीच हुशार होत स्वतःबरोबर बोलत असताना आपल्याला दुखणे आहे असे स्मरणसुद्धा पंडितांना नाही असे पाण्याऱ्याला दिसे स्वताची स्थिती मात्र अगदी उलटी झाली पंडितांशी बोलताना मोठ्या धीराने बोलावायचे पण त्यांच्याजवळ उठून आपल्या हॉलमधल्यावर सर्व वेळ त्यांच्या प्रकृतीचीच काळजी म्हणाला वाट घरी सरकारी काम करते करतवेळी जेवते खाते वेळही सहजी मोठ्याले सुस्कार टाकलेल व राम राम असे उदासपराने उच्चारल् शब्द वारंवार ऐकू येऊ लागले रात्री कितीतरी वेळ आमचा यांच्या संबंधाने बोलण्यात जाई अशा वेळी मध्येच एखाद्यावेळी उठून पंडितांच्या खोलीत जाऊन त्यांना झोप लागली आहे की नाही आज त्यांच्या मान कसे आहे हे मुकाट्याने स्वतः पहावायचे असे कधी तर या विवंचने स्वतःला सगळ्या रात्री झोप येत नसे पंडितांना देवाज्ञा मित्र गेल्याचा शोक अशा रीतीने दिवस जाता जाता पंडितांना तारीख अठरा मार्च अठराशे रोजी सकाळी सहा वाजता देवाज्ञा झाली बिचाऱ्या उषाबाईंवर तर सर्वस्वी दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे त्यांच्या दुःखाला पारावरच राहिला नव्हता पण स्वतःला सुद्धा या पंडितांच्या वियोगाने आपला प्रत्यक्ष मुलगा अगर भाऊ जावा इतक्यात दुःख झाले पण त्यांच्यासारखा माणी तेजस्वी हुशार व निर्लस मनुष्य मिळणे फार दुरापास्त आहे असे स्वतःच्या तोंडून वारंवार उद्गा निघत त्यांचे पंडितांचे स्वतःच्या ठिकाणी इतके निस्तीम प्रेम होते की पुष्कळ ते भेटण्यास आले म्हणजे अत्यंत सलगीने प्रेमाने लाडिवाळ मुलासारखे स्वतःशी वागत जितके दिवस लांब राहिले असतील तितक्या दिवसांच्या लहान मोठ्या सर्व गोष्टी सांगावयाच्या व विचारून घ्याव्याच्या नादात दोघेही तासशा तास घडून गेलेले असत ते बसले असतील त्या ठिकाणी मध्ये मी जर काही कामाला गेले तर पंडितांना खपत नसे त्यावरून मी स्वतःला कधीतरी विचारी की सारखे स्वभाव असल्या वाचून स्नेह जमत नाही असे म्हणतात तर पंडितांचा स्नेह स्वतःशी इतका कसा जमला दोघांच्या स्वभावात अग्नि व पाणी इतके साम्य आहे त्यांचे तर नेहमीच वाक्य असे आहे की आय उड सुनर ब्रेक दॅन बेंड आणि स्वतःचे तत्व वाक्य व वागणूक पंडितांच्या वागण्याच्या अगदी उलट आहे तेव्हा सांगितले यावरून ते सांगित अधिक चांगले आहेत असेच घ्यायचे चांगल्या माणसात तेजस्विता जास्त प्रमाणे नजरेस येते तुम्ही टीका करणारी मंडळी काय हवी ती टीका करा पण आम्ही दोघे शिव्य हृदय विष्णू विष्णूश हृदय शिवहा अशा तणेच आजपर्यंत वागत आलो याच मार्च महिन्यात माघ वद्य ला चिरंडू नानूचा जन्म पुण्यात झाला कच्छा संपकाबद्दल दोष व्यवस्थापकाचाच एके दिवशी आमच्या आचाराचा भात कच्चा राहिला म्हणून या त्याच्या हरगर्जीपणाबद्दल मी त्याला पुष्कळ बोललेवर आगे भरले ते ऐकून मुकशुद्धीच्या वेळी स्वतः राग करता विनोदाने म्हटले आह थोडा भात किंवा पोळी कच्ची राहिली म्हणून त्या आचाराला इतके काय बोललीस नुसते धान्य जसेच्या तसेच खाऊन पचविणारी जी माणसे त्या आम्हाला भात किंवा पोळी थोडी कच्ची राहिली म्हणून बातते की काय आम्ही लढाई केलेली माणसे आहोत हातावर हिरवा लिंबू चोळून तोच खाऊन नुसते त्याच्यावर महिनेच्या महिने काढले आहेत त्या आम्हाला भात पोळी थोडीशी कच्ची राहिली तर त्याची का परवा काय तू आचार्याला बोलत होतीस तेव्हाच मी म्हणणार होतो पण तू आधीच त्या त्यात यजमानीनपणाच्या डौलाने बोलत होतीस तेव्हा आपण काही मध्येच बोलून तुझा विरस करू नये असे वाटूनच त्यावेळी मी काही बोललो नाही बाकी स्वयंपाक बिघडला तर त्याचा दोष स्वयंपाकाला देत बसण्यापेक्षा जीवनाची सर्व व्यवस्था पाण्यालाच मी अधिक दोष देईन नोकऱ्यांची कामे इतपतच व्हावयाची त्यांच्यावर पाहणी करणारांनी लक्ष ठवल पाहिजे लखनीत लढाई उरली आह लिंबू खाऊन दिवस करणारी आम्ही लढाईतील माणसे असे म्हटल्यावर दलमी म्हटले रोजच्या जेवणात एक गास अधिक झाला तर तेवढे पलीकडे राखून ठेवावायचा असतो तोडून खाणाऱ्यांनी लढाई कसली करावायची आता लेखनीत पात्र लढाई उरली आहे लेखनीशिवाय दुसऱ्या कशाने लढाई करायची हत्यारांचा तर बंदोबस्त आहेच मात्र हातात धराव्याच्या काठ्या अजून वापराव्यास मिळतात हे भाग्य आहे त्याही काही दिवसांनी सरकार बंद करेल म्हणजे काम आटोपले खरोखरीच लढाईची वेळ आली तर सगळ्यांची केवढी दांदर उडेल छाती दुखत असली म्हणजे त्यावर मोहरी वाटून घातली की वॉटरपेंटाईन सोडले तर तेवढ्या जागेवर पुरळ उठतो व फोड येतात त्या शरीराला लढाईच्या जखमा सोसले तरी कशा छातीवरील ओरखडे तेव्हा म्हटले सोसल्या कशा जागो जागे जखमांच्या खुना आहेत या पा जखमा छातीवर तर इतक्या जखमा आहेत की त्या सर्व जखमांच्या ओरखड्यांचा एक हिंदुस्तानचा नकाशास बनून राहिला आहे मी उगीच नाही म्हणत नीट बघून तरी घे खरे आहे की नाही ते असे म्हणून सदरावर करून मला छाती दाखविली मी असं तसंच केवळ थट्टा करण्याच्या बुद्धीनेच जवळजवळ नीट न्यावून पाहिले यापूर्वी माझे तिकडे कधीच लक्ष्य गेले नव्हते तो खरोखरीच छातीच्या डाव्या भागावर हिंदुस्तानच्या नकाशासारखी अगदी हुबेहुब ओरखड्यांची आकृती होती हे ओरखडे पूर्वी झालेल्या कसल्या जखमांचे नसून साप गुगुळीक कागदावर वॉटर लाईन्स असतात तसे तेवढ्या जागेवर अंगचेच ओरखडे होते हे पाहून बाहेरून जरी मी हे सारी थट्टवरी घालविली तरी पण माझ्या मनावर एक प्रकारचा विलक्षण परिणाम झाला खरा तो काय हे जरी मला आता निट शब्दांनी सांगता येणार नाही तरी मला मनातल्या मनात अतिशय नवल वाटले प्रार्थना समाजातील उपासना प्रार्थना समाजात स्वताची उपासना असेल त्या दिवशी मी बरोबर असावे असे स्वतःच्या मनातून फार असे व खरे म्हटले तर मला याच उपासनेच्या वेळी मात्र विशेष काम असले तरीही त्यातल्या त्या, त्या, त्या, त्या सवड करून समाजात जावेसे वाटे दुसरी कोणाची उपासना मला इतकी आवडत नसे याबद्दल कित्येक वेळा माझ्या मैत्रिणींनी मला विनोदाने म्हणत दर आदित्वारी उपासना असते तेव्हा काहीतरी अडचणी त्यामुळे येण्यास फावत नाही पण आज बरे फावले ही उपासना असेल त्या दिवशी कोणी पाहुणे येत नाहीत काही आधी कुणी काम निघत नाही एवढे बरे आहे उपासना झाल्यावर घरी परत येताना आम्ही गाडीत बसलो म्हणजे स्वतः विचारावायची की आज तुला काय काय समजले ते सांग मी ऐकलेली सर्व उपासना नीट सांगितली तर म्हणावायचे तर मग आजची उपासना बरी झाली असावी असे वाटते तीच एखाद्या वेळेस प्रतिपादनाचा विषय जरा अवघड असला म्हणजे उपासना कशी झाली ते मला सांगता येत नसे त्यामुळे स्वतः म्हणायचे तर मग आची उपासना चांगली झाली नाही म्हणावायची उपासनेसंबंधाने आम्ही असे प्रमाण बसविले आहे की तुला समजली म्हणजे ती उपासना चांगली झाली व तुला समजली नाही ती उपासना चांगली झाली नाही दुर्बोध झाली असे मी समजतो स्वतःच्या उपासनेने देहभान हरपत असे हे स्वतःचे बोलणे कसेही असले तरी खरे पाहिले तर स्वतःची उपासना इतकी अर्थपूर्ण प्रेमळ व गंभीर होत असे की ती ऐकणाऱ्याला धन्य धन्य वाटावी क्षणमात्र देहभान विसरून जावे व आपण प्रत्यक्ष देवाशीच बोलत आहो व तो आपली प्रार्थना ऐकत आहे असे वाटून वृत्ती तन्मय व्हावी केव्हा केव्हा त्या शांत व भक्तीने परिपक्व झालेल्या वृत्तीमुळे स्वतःच्या चेहऱ्यावर जे प्रकारचे तेज दिसे त्या तेजाने शोभणाऱ्या मुखाकडे एकसारखे पाहत राहावे दृष्टी काढूच असे मला वाटे व वा मी वेड्यासारखी कित्येक मुंडे तोंडाकडे सा पाहत राहावी भोवताली बसलेली मंडळी काय म्हणतील असे क्वचित मनात येऊन दृष्टीखाली झाली तरी ती पुन्हा लागलीच वर होई व आपले काम करू लागे आता अशी सर्वस्वी निराशेच्या स्थितीत सुद्धा ती वेळ चेहरा मनात आला म्हणजे हल्ली जी दिनावस्था प्राप्त झाली आहे तिचा विसर पडून आपण या वेळचा अनुभव आज घेत आहोत असे वाटून क्षणभर आनंद होतो व किती वेळ तरी त्याच मूर्तीचे ध्यान व चिंतन करीत स्वस्थ बसावे वाटते काही कारणाने यात व्यत्यय आला तर दिवसभर चुक्या चुकल्यासारखे वाटून मनास तळमळ लागत नादात झोप लागे दररोज रात्री जेवण झाल्यावर घरातील मुलांच्या अभ्यासाची चौकशी करावयाची तसेच वडील माणसांशी तास अर्धा तास बुडत बसून मग माडीवर जावायचे आणि काहीतरी वाचन सुरू असावायचे वाचनाच्या नादात झोप लागावायची एरवी झोप यावायची नाही अशी सवय झाली होती साडेदहा किंवा अकरा वाजता झोप लागल्यावर तीन तीन वाजता झोप पुरी होईल पहाटेचे अभंग मग अंथरुणातच पडल्या पडल्या ईश्वरासंबंधी विचार अगर म्हणन झाले हे झाल्यावर अंथरुणावरच उठून चार पासून पाचपर्यंत आपण स्वतः तुकारामाचे अभंग म्हणून टाळ्या अगर सुटक्या वाजून भजन करावायचे त्यात अत्यंत भक्तीपर व देवाशी लाडिवाळपणाची सलगी केलेले नामदेवाचे अभंग गोळून गोळून पुन्हा पुन्हा म्हणावायचे पुष्कळ वेळा म्हणत असताना कंठ दाटून गईवर येई अशावेळी तोंडाने म्हणणे बंद पडून काही वेळ अश्रुधारा चालत असत काही वेळ आपल्याशी तल्लीनतेने अभंग म्हणत असताना आपण म्हणत आहोत त्या अभंगाचा दुसरा चरण जुळत आहे की नाही इकडे लक्ष नसे प्रथम एका अभंगाचा चरण म्हणावायाचा व दुसऱ्यांदा दुसऱ्याच अभंगाचा चरण म्हणावायचा हे अभंग गात्यातील नसून त्यावेळी आपल्या मनाची स्थिती असेल तसे जुळवून म्हणावायचे त्यांचे यमक जुळते की नाही याकडे लक्षही नसे अशावेळी मला फार हसू येई व मी मने, या सगळ्या नवीन अभंगाची एक गाथा करून ठेवूया मी कल्याण शिष्यासारखे लिहिण्याचे काम पत्करून हे सगळे अभंग लिहून काढते म्हणजे बरे होईल हे ऐकून असे उत्तर येईल की आम्ही आपली भाबडी मानसे आम्हाला यमके व ताळसूर यांची माहिती नाही व त्यांची गरजही वाटत नाही ज्याच्याकरता आम्ही ते म्हणतो त्याला सर्व समजतात त्याचे लक्ष या इतर गोष्टीत कधी जात नाही पहाटेपासून याप्रमाणे पाच वाजेपर्यंत अभंग व भजन झाल्यावर काही संस्कृत श्लोक व स्तोत्रे म्हणून साडेपाच वाजता अंतरातून उठून मुखमार्जनातील प्रातर्विधी अर्ध्या तासात उरकून सहा वाजता दिवाण आपल्या कोचावर बसून कामाला सुरुवात व्हावायचे प्रथम दैनिक पत्रातील तारावासून मग टपाल पहावायचे व ते झाल्यावर साडेनऊ वाजता स्नानास उठावायचे स्नान व जेवण झाल्यावर सुमारे 15 मिनिटे बोलत बसून मग उठून पोशाक करून साडेदहा वाजता कोर्टात जाण्याकरता गाडीत बसावयाचे अकरापासून पाच पोतो हायकोर्टाचे काम चाले पण मध्यंतरी उपाराची सुट्टी असे तेव्हा घरून फरासे घेऊन गाडीतून बजावा ब्राह्मण वेळेवर जाई व डब्यातून उनून पदार्थ काढून खाण्यास देई त्यातील थोडेसे खाऊन पाणी पिऊन तेथेच इझी चेअरवर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा जाऊन कामाला सुरुवात करावयाची पाच वाजता काम संपून उठल्यावर गाडी नुसती बरोबर ठेवून दोन तीन मैल पायी चालवायचे म्हणजे पुन्हा फिराव्या जाण्याचा सा वेळ वाच सहा वाजता घरी आल्यावर सुमारे अर्धा तास बोलत बसून मग पुन्हा आपल्या नित्याच्या कामास म्हणजे सकाळी आलेल्या टपालाची उत्तरे लिहिणे व ते झाल्यावर वाशनास सुरुवात होईल रोजची पत्रे येतील त्यांची उत्तरे त्याच दिवशी पाठविण्याकडे विशेष लक्ष असे रविवारची मैफल सुटीच्या दिवशी सकाळी किंवा किंवा किंवा दुपारी भेटाव्यास येणाऱ्या मंडळींची गर्दी होईल ज्या तऱ्हेची जी मंडळी येतील त्या त्या तऱ्हेची त्यांना माहिती विचारावयाची सांगावयाची व ज्यांच्याकडून जी कामे घेण्यासारखी असतील ती कामे त्यांच्याकडून करून घ्यावयाची कोणी मोठ्या घरातील जुनी मंडळी ब्राह्मण मराठे गुजराती भाटे वगैरे कोणत्याही दर्जाचे गृहस्थ भेटाव्याचे आले तरी त्यांच्याशी त्यांच्या दर्जाप्रमाणे मानमान्यतेने बोलावयाचे यांच्या हातून व मार्फत एखादी सार्वजनिक लोकोपयोगाची गोष्ट झाली असली तर त्याबद्दल त्यांचा गौरव करावा याचा त्यांना हाऊस व जास्त उत्तेजन वाटेल अशा शब्दांनी त्यांची वाखाणी करावायची वगैरे पाहून मला केव्हा केव्हा हसू येई व वा करमणूकही वाटे या गृहस्थाशी बोलताना त्यांच्या गावी अगर जाती ज्या संस्थेची उणीव असेल तशी एखादी संस्था आपण पुढे होऊन काढा व त्या संस्थेला तुमच्यासारख्या कळकळीच्या गृहस्थाचे नाव द्या म्हणजे अनायासाने स्मारक ही संस्था लोकोपयोगी होईल असे उत्तेजनपर शब्दांनी त्यांच्या मनात भरवावयाचे मंडळी उत्साहाने परत जात ही आलेली मंडळी जाऊ लागली म्हणजे आज काही आपल्याला नवीन दिशा समजली अशा उलसाने जात व आपल्या कामाला लागत ही मंडळी उठून गेल्यावर मी मात्र मुद्दाम दिवानखण्यात जाऊन विचारी की आज आलेल्या मंडळीच्यावर काय काय कामे लागली कामे लादण्याची हातोटी पक्की साधली आहे पुन्हा चमत्कार असा की ज्यांच्यावर काम लादले जाते ती माणसे त्याबद्दल कंटाळत नाहीत उलट आज आपल्याला काही विषय समजले असे मानतात घाट पायी चालण्याची रीत जून सन अठराशे आमी महाबळेश्वराहून वाठारात येत असता वाईच्या पुढे व वाठाराच्या अलीकडे एक रडतोंडीचा घाट लागतो त्या घाटाजवळ आम्ही आलो पूर्वी स्वारीत फिरत असताना स्वतःची चाल अशी असे की रोज बारा कोसांच्यावर बैलांना किंवा घोड्यांना जास्त मजल द्यावायचीच नाही व वा वाटेत घाट लागला तर घाट संपेपर्यंत स्वतः पायी चालवायचे गाडीत बसावायचे नाही व घोड्यांना हळूहळू पावड्यावर चालवीत आण अशी कोचमंडला निक्षुन ताकद असे या वही अनुसरून भाड्याची गाडी होती तरी घाट जवळ येताच स्वतः खाली उतरून चालण्यास आरंभ केला चिरंजीव सखू व नानू ही दोन्ही मुले सात व दोन वर्षाच्या वयाची होती या दोघांना गाडीत ठेवून व शिपायाला त्यांच्याजवळ बसवून गाडी जपून घेऊन ये असे कोषमंडला बजावून मी बरोबर चालण्याकरता खाली उतरले पण आम्ही तुझ्याबरोबर चालतो असे दोन्ही मुळे म्हणू लागली व खाली उतरण्याची गडबड करू लागली त्यांची कशीतरी समजूत घालून मी पुढे चालू लागण्याच्या पूर्वी दहा मिनिटे सहज निघून गेली स्वतः गाडीतून उतरल्याबरोबर चालू लागण्यास आरंभ केल्यामुळे इतक्या अवधीत नजर पोचत नव्हती इतके लांब जाणे झाले होते म्हणून लवकर जाऊन करता, मी होईल तितक्या जल्दीने चालत होते व रस्त्यावर मनुष्य नसेल तेव्हा मधून मधून थोडीशी धावतही असे इतकी घाई करण्याचे कारण संध्याकाळची वेळ आधी स्वतःला दुरसे कमी न्याते बरोबर कोणी मनुष्य नाही अशात समोरून एखादी गाडी आली तर कदाचित गाडीचा धक्का स्वतःला लागेल या भीतीने माझी एवढी सर्व घाई चालली होती घाट माथ्यावर चालणे व अभंगपटन मी जवळ येऊन ठेपल्यावर जरा स्वस्तपणाने चालणी होऊ लागले जात्या स्वताची उंची जास्त असल्यामुळे सहज पाऊल लांब पडे व ठेंग्या माणसाने आपल्याकडून बरोबर चालण्याची कितीही घाई केली तरी निभाव लागत नसे त्यामुळे दोघांत थोडेसे तरी अंतर पडे या नेहमीच्या अनुभवाप्रमाणे आताही आम्हा दोघांत सहजी दाराबारा पावलांचे अंतर पडले एरवी मी जवळ आलेली पाहून रोजच्याप्रमाणे उभे राहून माझ्याकरिता हळूहळू चालण्यास आरंभ झाला असता पण आजची वृत्ती वेगळी होती संध्याकाळची वेळ सुरेनुक्तास मावळल्यामुळे संधीप्रकाश पडला होता व उंच घाटावरून खालच्या सबोवतालच्या चित्रविचित्र देखाव्याकडे स्वतःची दृष्टी लागून राहिली होती अशा गंभीर वेळी ऐसे भाग्य कही होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप हा अभंग अगदी तल्लीनतेने घोळून घोळून म्हणणे चालले होते त्यामुळे मी जवळ आले हे स्वतःच्या लक्षात आले नाही इंगळ्यांचा धोका टळला अशा रीतीने आम्ही थोड्या अंतराने चालत असता घाटाच्या माथ्यावर आलो तेथे एका पुलाच्या जवळच दोन मोठ्या इंगळ्या सुमारे चार साडेचार इंच लांबीचा, व एक दीड इंच रुंदीच्या असाव्या त्यांनी आपल्या नांग्या पाठीकडे वळविल्या असून त्या करंग एवढ्या जाड होत्या त्यांचा रंग काळसर गुळाच्या पक्क्या पाकासारखा होता त्या दोन्ही इंग्या स्वैरपणाने एकमेकींच्या मागे चालल्या होत्या स्वतःच्या पावलाकडे माझी सहज नजर लागलेली असल्यामुळे माझ्या त्या दृष्टीस पडल्या त्याबरोबर दुसरे किंवा तिसरे पाऊल ते पडेल अशी मला भीती वाटून मी अतिशय घाबरले व कदाचित मोठ्याने ओरडले असते पण काय झाले कोण झाले हिंग्यांवर पाऊल पडण्यापूर्वी आपण जाऊन गाठावे व हाताने पलीकडे करावे अशा हेतुने, मी जोर आणि धावत सुटले पण तत्पर्यंत जाऊन पोचण्याच्या आधीच स्वतःचे जाणे त्या इंगळ्या ओलांडून दोन तीन पावले पुढे झाले होते हा सर्व मस्कु लिहिण्यास पाच दहा मिनटे लागली पण ही गोष्ट प्रत्यक्ष घडण्यास दहा पाच सेकंद वेळ लागला नाही धावत असताना वाटेत इंगळे आहेत पाय पडेल असे हाक मारून किंवा मोठ्याने ओढून मला सांगता येईना इकडे तर आता इंगळ्यावर पाय पडणार असे मनात येऊन माझा जीव आतल्या आत गोळाहून अगदी कासावीच झाला निमिषार्ध माझे डोळे आपोआप मिटले पण लागली डोळे उडून पाहतो तो इंगळ्या ओलांडून पुढे गेलेले पाऊल पहिल्यासारखेच जोराने पडत आहे हे पाऊल मला अत्यानंद झाला व वो एवढे मोठे अरिष्ट टळल्याबद्दल मी देवाचे उपकार मानले हे सर्व किती वेळात घडले हे सांगता कठीण आहे मी जवळ जाऊन घाबरेपणाने विचारले पायाला काही टोसले नाही ना, ना। थोडे बसण्याची विनंती हे माझे विचारणे जरा चमत्कारिक वाटले व लागलीच थांबून माझ्याकडे पाऊन म्हणले काय काय विचारतेस काय झाले आहे इतकादम कशाने लागला गाडी कोठे आहे वगैरे एकामागून एक प्रश्न भराभर विचारले गाडीला काहीतरी अपाय झाला किंवा घोडे उधळले असे काहीतरी स्वतःच्या मनात येऊन हे इतके विचारले असावे हे माझ्या लक्षात आल्याबरोबर मी एकदम म्हटले काही नाही मागून गाडी सुरक्षित येत आहे मी जरा घाईने चालले व चढ आहे म्हणून दम लागला जरावेळी बसावे तरी तोवर गाडी येईल आता चढ सगळा संपला आता गाडीत बसण्यास काय हरकत आहे इतके बोलणे झाले तरी खाली बसणे झाले नाही तेव्हा मी आर्जमाने म्हटले थोड्या वेळ खाली बसावेचे नाही का कितीतरी दम लागला आहे माझ्याकरता पांढऱ्या दगडावर बसलो तेव्हा म्हटले कोणाला दम लागला आहे मला मी बिल्कुल दमलो नाही मुळी पुरुषांचा जन्म श्रमाची कामे व कष्ट करण्याकरताच आहे आम्हाला दम लागून कसे चालेल दर्याखोऱ्यातून व डोंगर पठारीतून हिणणारी आम्ही माणसे तू दमली आहेस म्हणून रद बदली करीत आहेस मग मी दमले आहे असे स्पष्ट मन म्हणजे तुझ्याकरता मी खाली बसतो मी लागलीच म्हटले होय मी खरीच दमले आहे माझ्याकरता का होईना पण खाली बसावे इंगळ्याचे अरिष्ट व माझी काळजी मग सडकेच्या कडेला पांढरे दगड ओळीने लावलेले असतात त्याजव आम्ही उभयता बसलो गाडी येण्याला पुष्कळ अवकाश होता म्हणून त्या दोन इंगळ्यांची गोष्ट मी सांगितली ती ऐकून म्हटले आता तुझ्या घाबरण्याचे कारण मला बरोबर कळले त्यावेळेचा तुझा घाबरलेला आवाज व भ्यालेली मुद्रा पाहून मला चमत्कारिक वाटले व गाडीबद्दल काळजी वाटली मी म्हणाले केवढे आज अरिष्ट टळले इंगळ्यांच्या नुसत्या पायाचा स्पर्श झाला असता तर त्या चावल्या असत्या मग काय वाढ झाली असती अशा ऐन तिनिसांच्या वेळी आड राहण्यात औषध कुठून मिळणार होते अशावेळी कोण सहाय्य झाले असते असे बोलत असताना मला घहीवर आला व एकदम रडेही आले तू माझा सांगा ती तेव्हा स्वतः थोडा वेळ अगदी स्तब्ध राहून बघ मला म्हटले आता अरिष्ट टळले आहे ना आता भिण्याचे कारण काय आहे यावरून असे पहा की परमेश्वर सदोदित आपल्या सन्दीज आहे व पावलोपावली आपल्याला सांभाळीत आहे इंग्लॅंडवर पाय न पडता जे पाऊल सहजपलीकडे गेले असे तुला वाटले ते कसेही असले तरी ही योजना त्याचीच आहे यात संशय नाही त्याने रक्षण करण्याचे मनात आणल्यास कोणाकडूनही अपाय होणे शक्य नाही मात्र आपण तसा भाव ठेवला पाहिजे हे शिकण्यासारखे नाही काय तुकाराम बुवांचा का एक अभंग आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविषी हाती धरून या हा अभंग किती सत्य आहे बरे धन्यतः पुरुष आणि त्यांचा निस्सीम भाव आपल्याला जेव्हा अनुभव येतो तेव्हाच ही उक्ती पटते आपण दुर्मल माणसांनी त्यांच्यासारख्या दृढ भाव मनात धरला तर हे एक अत्यंत मोठे सामर्थ्य आहे व त्यात आपले कल्याण आहे इतके बोलने होत आहे तो गाडी आली रात्री आठ वाजण्याची पुण्याची गाडी साधली पाहिजे म्हणून आम्ही गाडीत बसून वाठारावर आलो व तेथून रेल्वेने पुण्यास आलो